अध्याय पाचवा श्री नारदांच्या उपदेशाने दक्ष पुत्रांची विरक्ती आणि नारदांना दक्षाचा शाप श्री शुकाचार्य म्हणतात भगवंतांची शक्ती प्राप्त झाल्यान दक्ष प्रजापती अतिशय सामर्थ्यवन झाला होता त्याने पंचजनाची कन्या असिकनीपासून हरियश्व नावाच दहा पुत्र उत्पन्न कली राजा दक्षाच हव पुत्र एकाच आचरणाच आणि एकाच स्वभावाच होत बडलांनी जेव्हा त्यांना संतान उत्पन्न करण्याची आज्ञा क्ली तव्व्हा ति तपश्चर्या करण्यासाठी पश्चिम दिशकिम दिशेकडे दिशे सिंधू नदी आणि समुद्राच्या संगमावर नारायण सरोवर नावाचिक्रेष्ठ तीर्थ आह मोठमोठ मुनी आणि सिद्ध पुरुष तिथ निवास करतात नारायण सरोवरामधस्नान करताच हरिहस्वांचंतकरण शुद्ध झाल त्यांना संन्यास घुद्धी उत्पन्न झाली तरीसुद्धा पित्याच्या आज्ञेच्या बंधनामुळे तिश्चर्या करीत राहिल देवर्षी नारदांनी तजावृद्धी करण्यासाठी प्रयत्नशील आहून त्यांना म्हटल अरे हरयश्वानो तुम्ही प्रजापती असलात तरी मूर्ख आहात जर तुम्ही भूचा अंत पाहिला नाही तर प्रजा कशी उत्पन्न कराल हे तुमच करणे विचित्र नव्हे का असा एक दक्ष आहा की जेथे एकच पुरुष आहे जेथुन बाहर ये रस्ता एक अहरूपिणी आ एक, एक पुरुष है जो व्यभिचार करना स्त्री ऐसी पति आ एक अदी आजी मगे पुढ़े अशा दोन बाजू वाहते एक आश्चर्यकारक घर आजे पंचवीस पदार्थां बनले आ एक हंस आज गोष मूठ विचित्र एक अक्र जे धारदार द आणि वज्राने बनले असून ते आपोआप फिरते हर्यश्वानो जोपर्यंत तुम्ही पित्याची आज्ञा नीट समजून घेतली नाही आणि बरील वस्तू पाहिल्या नाहीत तोपर्यंत त्यांच्या आज्ञेनुसार सृष्टी कशी उत्पन्न करू शकाल श्रीशुक म्हणतात हर्यश्व जन्मतच बुद्धिमान होत देवर्षी नारदांचं हे गुढ बोलणे ऐकून ते आपल्या बुद्धीने स्वतःच विचार करू लागले ज्याला जीव म्हणतात ते लिंग शरीरच भू आहे आणि हेच आत्म्याचे अनादिबंधन आहे याचा विनाश पाहिल्याशिवाय मोक्षाला उपयोगी नसणारी कर्मे करण्यात काय अर्थ आहे साक्षी ईश्वर एकच आहे तो सर्वांचा आश्रय आहे परंतु त्याचा आश्रय कोणी नाही तोच भगवान होय त्या नित्यमुक्त परमात्म्याला पाहिल्याशिवाय आणि त्याला समर्पित केल्याविना केल्या, केल्या जाणाऱ्या कर्मांपासून जीवाला काय लाभ होणार आहे जसा पाताळात गेलेला मनुष्य तिथून परत येत नाही तसाच जीव ज्याला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा संसारात येत नाही जो स्वत अंतर ज्योतिर स्वरुप आहे त्या परमात्म्याला जाणून घेतल्याशिवाय विनाशी अशी स्वर्गादी फळे देणारी कर्मे करण्यापासून काय फायदा बहुरूपी आणि सत्व रज तम या गुणांना धारण करणारी आपली बुद्धीच व्यभिचारी स्त्रीसारखी आहा तिचे खरे स्वरुप जाणून घेतल्याखेरीज म्हणजेच विवेक प्राप्त केल्याखेरीज अधिकाधिक अशांती वाढवणारी करून काय उपयोग ही बुद्धीच कुलटास्त्रीप्रमाणे आहे हिच्या संगतीनेच जीवाच ऐश्वर्य म्हणजे त्याची स्वतंत्रता नष्ट झाली आहे त्या कुलटास्त्रीच्या पतीप्रमाणे जीव तिच्या पाठीमाग लागून संसारात भटकत असतो तिच्या सुखदुःखरूप गती जाणल्याशिवाय विवेकरहित कर्मे करून काय सिद्धी मिळणार आह तिच्या सुखदुःखरुप गती जाणल्याशिवाय विवेकरहित कर्मेकरून काय सिद्धी मिळणार आह माया हीच दोन्ही बाजूनी वाहणारी नदी आह ही सृष्टी निर्माण करत आणि तिचा प्रलयही करत जे लोक हिच्यातून बाहेर पडण्यासाठी तपश्चर्या ज्ञान इत्यादी तटांचा आश्रय घवू लागतात त्यांना वाहून नेण्यासाठी क्रोध अहंकार इत्यादी रुपात ती आणखी वेगाने वाहू लागते जो मनुष्य तिच्या वेगाच्या अधीन असून अनभिज्ञ आहे, त्याला माई कर्मांपासून कोणता लाभ मिळणार आहे ही 25 तत्वेच एक अद्भूत घर आहे पुरुष हा त्यांचा आश, आश्चर्यमय आश्रय आहे तोच सर्व कार्यकारणात्मक जगाचा अधिष्ठाता आहे ही गोष्ट समजली नाही तर खरे स्वातंत्र्य प्राप्त होत नाही म्हणून खोट्या स्वतंत्रतेन केली जाणारी कर्मे व्यर्थच होत भगवंतांचे स्वरूप सांगणारे शास्त्रच हंसाप्रमाणे निरक्षीर विवेकी आहे ते बंधनमोक्षन आणि जड यांना वेगवेगळे करून दाखवते जसे अध्यात्मशास्त्र जाणल्याशिवाय बहिरमुख बनवणाऱ्या कर्मांपासून कोणता लाभ होणार आहे हा काळ हेच एक चक्र आहे हे नेहमी फिरत असते याची धार सुऱ्यांप्रमाणे आणि वज्राप्रमाणे तीक्ष्ण आहे आणि हे साऱ्या जगाला आपल्याकडे खेचते त्याला थांबवणारे कोणीही नाही ते संपूर्णपणे स्वतंत्र आहे ही गोष्ट न जाणता कर्मांची फळे नित्य आहेत असे समजून जे लोक सकाम भावनेने त्यांचे अनुष्ठान करतात त्यांना त्या अनित्य कर्मांपासून काय लाभ होणार शास्त्र हाच पिता आहे कारण दुसरा जन्मशास्त्रामुळेच होतो आणि त्याची शिकवण कर्मापासून निवृत्त होणेही होय हे न जाणता गुणमय शब्दादी विषयांवर जो विश्वास ठवतो तो कर्मापासून निवृत्त होण्याच्या आज्ञेचे पालन कसे बरे करू शक राजा हर्यश्वानी एकमताने असा निश्चय केला आणि नारदांना प्रदक्षिणा घालून ज्या मार्गाने गेल्यानंतर पुन्हा परत याव लागत नाही त्या मोक्षमार्गाने तालू लागले यानंतर देवर्षी नारद स्वर ब्रह्मातील संगीत लहरींमधे अभिव्यक्त झालेल्या भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे ठिकाणी आपले चित्त अखंड स्थिर करून नीर निरनिराळ्या लोकात विहार करण्यासाठी गेले परीक्षेतात जेव्हा दक्ष प्रजापतीला कळले की आपले शीलवान पुत्र नारदांच्या उपदेशामुळे कर्तव्यच्यूत झाले आहे तेव्हा तो शोकाने व्यापूल झाला चांगले संतन हे सुद्धा शोकाचे कारण होते हेच खरे ब्रम्हदेवानी दक्ष प्रजापतीच सांत्वन कल्हा त्याने असिकनीपासून आणखी एक हजार पुत्र उत्पन्न केले। त्यांचे नाव शबलाश्व होत आपल्या पित्याची आज्ञा घेऊन प्रजानिर्मितीच्या उद्देशाने जेथि त्यांच्या थोरल्या भावानी सिद्धी प्राप्त करून घेतली होती त्या नारायण सरोवरावर तप करण्यासाठी गिथि जाऊन शबलाश्वांनी त्या सरोवरात स्नान कलि केवळ स्नानानेच त्यांचा अंतकरणातील सर्व दोष धुतले गेले आता ते स्वरूप प्रणवाचा म्हणजे ओमचा जप करीत मोठी तपश्चर्या करू लागले काही महिने केवळ पाणी आणि काही महिने केवळ हवा पिऊनच त्यांनी आम्ही नमस्कारपूर्वक भगवान नारायणांचे ध्यान करतो ते विशुद्ध चित्तात निवास करणारे असून सर्वांचे अंतरयामी आहेत तसेच ते सर्व व्यापक आणि परमहस स्वरूप आहेत या मंत्राचा जप करीत मंत्राधिपती भगवंतांची त्यांनी आराधना केली हे राजेंद्रा अशा रीतीने दक्षाचे पुत्र शबलाश्वर प्रजानिर्मितीसाठी तपश्चर्या करीत होते त्यांच्याकडेही देवर्षी नारद आले आणि त्यांनी पहिल्याप्रमाणेच गूढ उपदेश केला ते म्हणाले दक्ष प्रजापतींच्या पुत्रांनु मी तुम्हाला जो उपदेश करतो तो नीट ऐका बंधूंवर प्रेम करणारे तुम्ही बंधूंच्या मार्गाचेच अनुकरण करा जो धर्म जाणणारा भाऊ आपल्या मोठ्या भावांच्या श्रेष्ठ आचरणाचे अनुकरण करतो तो पुण्यवान पुरुष परलोकात मरुद गणांच्या बरोबर राहून आनंद उपभोगतो परीक्षितात अशा प्रकारे शबलाशमांना उपदेश करून देवर्षी नारद तिथून निघून गेल आणि त्यांनीही आपल्या भावांच्या मार्गाच अनुकरण केले कारण नारदांचे दर्शन कधी व्यर्थ होत नाही वृत्ती अंतर्मुख होण्याला योग्य अत्यंत सुंदर आणि भगवत प्राप्तीसाठी अनुकूल अशा ते यात्रे करू झाले निघून गेलि रात्रीप्रमाण तजूनही परत आल नाही दक्ष प्रजापतीला याच सुमारास पुष्कळ अपश्कून होऊ लागल तेवढ्यात मागील वेळप्रमाणे यावेळी सुद्धा नारदांनी आपल्या मुलांना बिघडवल्याच त्यांनी ऐकल मुले कर्तव्यच्यूत झाल्याचे पाहून त्याला अत्यंत शोक झाला त्याला नारदांचा भयंकर राग आला ते भेटताच दक्ष प्रजापतीचा क्रोध अनावर झाला आणि त्याचे ओठ थरथरू लागले तो नारदा म्हणाला अरे दुष्टा तू साधूचे सोंग घेऊन माझ्या धर्मनिष्ठ मुलांना संन्यासाचा मार्ग दाखवून वाईट कृत्य केलेस अजून त्यांनी ब्रम्हचर्याने ऋषीरुण यज्ञाने देवरुण आणि पुत्रोत्पत्तीने पितृऋण फेडलेले नाही कर्मफलाच्या नश्वरतेबद्दलही त्यांना माहिती नाही परंतु हे पाप्या तू त्यांच्या दोन्ही लोकांचा सुखाचा घात केलास तू निर्दयस तू अशा प्रकारे मुलांचा बुद्धिभेद करणार आहेस भगवान त्यांच्या राहून त्यांच्या कीर्तीला कलंक लावला आहेस तू अगदी निर्लज्ज आहेस तुझ्याशिवाय इतर भगवत भगवतभक्त नेहमी प्राण्यांवर दया करण्यात तत्पर असतात परंतु तू मात्र प्राण्यांचे अहित करणार आहेस अजात शत्रूंशीही तू वैर करतोस केवळ वैराग्यानेच स्नेहपाश तुटतो असे तुला वाटत असेल तर ते चूक आहे कारण ज्ञानाशिवाय वैराग्याचे सोंग करणाऱ्या तुझ्या उपदेशाने कुणालाही वैराग्य प्राप्त होणार नाही विषयांचा अनुभव घेतल्याशिवाय माणसाला त्याची दुःखरूपता समजत नाही म्हणून त्यांच्या दुःखाचा अनुभव घेतल्यानंतर आपोआप जसे वैराग्य निर्माण होते तसे दुसऱ्याच्या सांगण्यावरून होत नाही आम्ही सद्गृहस्थ आहोत आपल्या धर्म मर्यादांचे पालन करणारे आहोत यापूर्वी सुद्धा तू आम्हाला न आवडणारी असोष्ट हो केली होतीस एक वेळ आम्ही ती सहन केली तू तर आमची वंश परंपरा करणार आहेस तू आमच्याशी पुन्हा तसाच दुष्टपणा केलास म्हणून मूर्खा लोकांतरांमध्ये भटकताना तू एका जागी स्थिर राहू शकणार नाहीस श्रीशुक म्हणाले संत शिरोमणी देवर्षी नारदानी ठीक असे म्हणून दक्षाच्या शापाचा स्वीकार केला बदला घेण्याची शक्ती असून सुद्धा दुसऱ्याने केलेला अपकार सहन करणे यालाच साधुता म्हणतात अध्याय पाचवा समाप्त